आपल्या सासऱ्याला पश्चिम सांगून सर्वज्ञ राजा वान। शतब वानराला आत्महिताचे आणि रामाच्या हिताचे बोला वनात राहणाऱ्या तुझ्यासारख्या एक लक्ष वानरांना घेऊन वैवस्वतसुत आणि सर्व मंत्री यांच्यासह हिमपर्वताने भूषित झालेल्या उत्तर दिशेकडे शिर करून आणि महाविक्रम करून सगळीकडे यशस्वीने रामपत्नीचा शोध घे हे कार्य पार पाडल्याने आणि दाशरतीचे प्रिय केल्याने आपण आपला हेतू पार पाडलाची कृतार्थता अनुभव आणि ऋणातून मुक्त होऊ महात्मा राघवाने आमचे जे प्रिय केले आहे त्याची जर फेड होईल तर जीवित सफल होईल उपकार न करणाऱ्याचे हे कार्य जो पार पाडतो त्याचा जन्म सफळ होतो मग अगोदर उपकार केल्याची काय गोष्ट सांगावी असे मनात पक्के जानकी ज्या योगाने भेटेल असे काम तुम्ही हित करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी करावे सर्व प्राणांना मान्य असा हा नरश्रेष्ठ आहे या शत्रुमर्धन रामाचे आमच्या प्रेम जगले मी सांगतो की जाण्यास अतिशय कठीण असणारी स्थाने नद्या पर्वतांचे अंतर्भाग तुम्ही आपल्या बुद्धीच्या आणि पराक्रम शक्तीच्या सहाय्याने शोधावे तिकडे पुलिंद, भरत, यवन, यांची झुंडून काढा ल पद्मक यांच्या भरगच्छ झाड्या देवदारुचे वने यामध्ये वैद्यसह रावणाचा प्रत्येक ठिकाणी शोधा घ्या मग देवदांध देवगंधर्व राहत असलेल्या सोमाश्रमाला जाऊन काल नावाच्या मोठे शिखर असलेल्या जा। पर्वताकडे जास्त अनिंदिता महाभागा राम शोध घ्या मग हे मग पर्व महापर्वत ओलांडून सुदर्शन नावाच्या पर्वतावर तुम्ही जा तेथून देवसखा नावाचा पर्वत पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेला लागेल त्यावर नाना प्रकारचे पक्षी गोळा झालेले असतात अनेक प्रकारच्या वृक्षाने शोभणारा तो आहे त्याच्या कांचन वृक्षाच्या झाड्यात दर्याखोऱ्यात गुहात वैद्यही सह राव ठिकाणी ओलांडला कि सगळीकडून आकाश म्हणजे लागेल तेथे नदी वृक्ष पर्वत प्राणी आढळणार नाही तो प्रदेश वेगाने पार करून रोमहर्षक अरण्य आणि पांढरट रंगाचा कैलास तुम्हाला लागेल त्याने तुम्हाला अत्यंत हर्ष वाटेल तेथे पांढरट मेघाच्या वर्णाचे सुवर्णाने भूषित कुबेराचे भव लागेल ते विश्वकर्म्याने रम्याचे निर्माण केलेले तेथे विपुल कमळे आणि उत्पले असलेली पुष्कर्णी आहे तिच्यात हंस आणि कारंडवत यांची गर्दी असते अप्सरा गणांचे ते, ते, ते आश्रय स्थान आहे तेथे ते सर्व लोकांच्या पूज्यतेला पात्र असा श्रीमान वैश्रवण राजा कुबेर गुह्या यक्षांचे राज्य करीत रमलेले आहे त्या कैलासाच्या चंद्रप्रभेसारख्या पर्वतात आणि गुहात वैद्यही रावणाचा प्रत्येक ठिकाणी शोध घ्या तिकडून पर्वताकडे जा त्याचे विवर अतिशय दुर्गम जे ताप नसतील त्यांनाच त्यात प्रवेश करणे शक्य प्रवेश करण्याला अशक्य असेच ते मानले जाते सूर्यासारखे तेज असणारे महात्मे तेथे वसत असतात देव ज्यांच्याकडे याचना करतात असे पूर्णपणे देव रूपच झालेले ते महर्षी आहेत क्रौंच पर्वता इतर गुहा शिखरे कड़ेकपारी दर् सर्व धुंडा कामशी तिक है, मानस है आहे। देव असोत, असोत, तो वृक्षहीन उघडाभुड़कानस पक्षा वस्ती स्थान तथे आव अोत राक्षसोत प्राणी को जता नहीं तो शिखरे मैदान और डोंगर यानी, यानी बनले का पर्वत तुम्हें सर्वे धुंडावा क्रौंच पर्वत ओलांला मैनाक नवाचार पर्वत है मय दानवाने स्वतः बनवलेले भवन तेथे आहे तो मैनाक शिखरे मैदाने गुहा यासह शोधा मैनाकावर अश्वमुखी स्त्रियांचा ठिकठिकाणी वास आहे तो देशोलांडून सिद्ध राहत असलेला आश्रम आहे तेथे वैखाना सिद्ध आणि तापस वालकिल्ले आहेत त्या तपाने कलंकरित झालेल्या सीताना वंदन करावे आणि त्यांना नम्र होऊन सीतेचे वर्तमान विचारावे तेथे वैखान सरोवर आहे ते, सरो ते बर्फाने आणि कमळाने झाकलेले असते उगवत्या सूर्याच्या वर्णाचे मंगलहंस त्यावर फिरत असतात कुबेर ज्याच्यावर स्वार होतो तो, तो सार्वभौम नामाचा हत्ती आपल्या हत्तीला ठेवून त्या देशात इकडे तिकडे फिरत असतो ते सरोवर ओलांडून गेलात की जेथे चंद्र नाही सूर्य नाही नक्षत्रगण नाही मेघ नाही कसलाही आवाज नाही असे आकाश लागेल तो देश सूर्यकिरणाने भावा तसा प्रकाशित होतो स्वतःचे तेलांडून गेल्यावर शैलोजा नावाची खालच्या बाजूला तिच्या दोन्ही तीरावर कीचक नावाचे वेळू आहेत ते सिद्धांना पलीकडच्या तीराला नेतात आणि परत आणतात केलेल्या पुण्याचे आश्रयस्थान उत्तर कुरुदेश आहे तेथून पुढे सुवर्णपदमे असलेल्या पुष्करणीत उदक क्रिया करा तेथे वैडोर मण्यासारख्या निळसर रंगाच्या पानाने भरलेल्या हजारो नद्या सोनेरी आणि लाल कमळांच्या वनाने त्या सजल्या आहेत तिथले ति जलाशय बहुमोल मण्याने आणि रत्नाने तसेच सुवर्णवर्णाच्या केसराने उगवत्या सुर्याच्या रंगाचे दिसतात त्या देशात सर्वत्र नाना प्रकारच्या नील कमलाने वने भरलेली आहेत तुलना करता येणार ना नाही अशी मोती आणि बहुमोल रत्ने तेथे मोठ्या प्रमाणात आहेत नद्यांचे वाळवंटे सोन्याच्या आणि सर्व प्रकारच्या आश्चर्यकारक रत्नांनी भरलेल्या मोट पर्वतांनी उंचावलेली आहेत तिथले वृक्ष देखील सोन्याने मढल्यामुळे अग्निसारखी देदिप्यमान नित्य फुले फळे असलेले आणि पक्ष्यांनी गजबजलेले असतात ते वासाला स्वादाला आणि स्पर्शाला दिव्य असून सर्व इच्छा पुरवणारे रस त्यातून स्थळतात इतर उत्तम वृक्ष नाना प्रकारची वस्त्रे आणि मोती वैडोरे इत्यादी आकर्षक असणारी भूषण होण्याजोगे फळांच्या रूपाने उत्पन्न होतात आणखी उत्तम ऋत सुखाने उपभोगता येतील अशी फळे उत्पन्न करतात तसेच दुसरे उत्तम वृक्ष असे आहेत कि ते बहुमूल तर रत्ने फळे म्हणून देतात असे वृक्ष आहेत की तेथे ते रंगीबेरंगी आस्तरणे असलेल्या शय्या प्रसवतात दुसरे मनाला प्रिय होतील अशी फुले उत्पन्न करतात तेथे फार मोलाची पेये विविध खाद्ये गुणसंपन्न आणि रूप यवनाने मन ओढून घेणाऱ्या स्त्रिया आहेत गंधर्व किन्नर सिद्ध नाक विद्याधर सूर्यासारखे तेजमय होऊन आपापल्या भाऱ्यासह तेथे सतत रमतात सगळे पुण्यकर्मे सगळे रतीप्रायण सगळे काम आणि अर्थ मनात बाळगणारे तेथे भाऱ्यांसह राहतात सर्व प्राण्यांना मनोम मनोरम वाटणारा गाण्या बजावण्याचा घोष आणि त्याचबरोबर उत्कृष्ट हास्यांचे स्वर तेथे नित्य ऐकू येतात तेथे आनंद नसणारा असत प्रिय असणारा असा, असा कोणी नाही तेथे रोजच्या रोज मनाला आनंद देणारे गुण वाढत असतात तो पर्वतश्रेष्ठ ओलांड्यावर उत्तर स, उत्तर समुद्र लागतो त्याच्यामध्ये सोमनामाचा सुवर्णमहान पर्वत आहे तो देश सूर्यविन असला तरी त्याचा ते प्रकाश तेथे पडतो तापणारा सूर्य असणाऱ्या देशाप्रमाणेच हा देश सूर्याच्या वैभवाने युक्त आहे असे समजावे तेथे विश्वात्मा भगवान एकादशात्मक शंभू आणि देवेश ब्रह्मा ब्रम्हर्षींच्या समुदायात राहतो कुरूंच्या उत्तरेकडे मुळीच जाऊ नये तुमची काय किंवा इतरही भूतांची तेथे गती चालत नाही असा तो सोमगिरी देवाने सुद्धा दुर्गम आहे त्याच्याकडे पाहूनच तेथून तुम्ही लगेच परतणे योग्य येथपर्यंतच वानर वीरानो वानरांना जाणे शक्य आहे त्याच्या पलीकडचा सूर्य नसलेला मर्यादा नसलेला प्रदेश आपल्याला ठाऊक नाही जे जे मी वर्णन करून सांगितले तेथे सर्व तुम्ही शोधावे माझ्याकडून जे सांगितले गेले नाही तेथे सुद्धा जाण्याचे तुम्ही मनात घ्यावे त्या योगे दाशरिचे अत्यंत प्रिय केले जाणार आहे त्यामुळे माझेही अत्यंत प्रिय होणार आहे अग्नीचे आणि वायूचे सामर्थ्य असणाऱ्या वानरवीरानो वैदहीचे दर्शन घेण्याच्या कृतीने तुम्ही आपल्या बांधवांसह कृतार्थ व्हाल मनाला आवडणाऱ्या सर्व गुणामुळे मी तुमचा सत्कार करीन। तुमचे शत्रु शांत होऊन तुम्ही वानर पुत्रांची होऊन आपल्या प्रियांसह या भूमीवर वास्तव्य कराल किश्किंधा खांडाचा त्रेचाळीसावा सर्ग समाप्त